वासिष्ठ रामायणे उत्पत्ती प्रकरण सर्ग एक श्री वसिष्ठांनी सांगितले रामचंद्रा मनुष्याने उपनिषदातील महावाक्यांचे श्रवण आणि मनन केले म्हणजे त्याच्या चित्तामध्ये अखंड तदाकार वृत्ती उत्पन्न होते आणि त्या तदाकारतेच्या योगाने मनुष्य ब्रह्मवेत्ता होऊन आपल्या पारमार्थिक स्वरूपाने प्रकाशमान होतो त्यानंतर हे अखिल दृश्यजात स्वप्नाप्रमाणे आत्म्यामध्ये भासमान होत असल्याचा त्याला अनुभव येतो यासाठी जो कोणी अधिकारी मनुष्य श्रवणादी साधनांचा अवलंब करून आत्मतत्वाला पूर्णपणे जाणतो त्याला अखंड ब्रह्मानंदाचे फळ प्राप्त होते अध्यस्थवस्तूला अधिष्ठानाशिवाय पृथक सत्ता नाही हा किंवा अध्यारोपापवाद अध्यार हाच वेदांताचा सिद्धांत आहे हा सिद्धांत एकदा बुद्धीमध्ये आरूढ झाला दृश्य प्रपंच आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे परंतु तो तत्वत नाहीच तर केवळ ब्रह्मच आहे असा एखादा अनुभव आला म्हणजे मग नाश होतो कशाचा उत्पन्न होते ते कोण वृद्धी ज्याची होते ते काय इत्यादी शंका आपोआपच निराश पावतात तेव्हा हे रामचंद्र हा सिद्धांत मला जसा समजलाय त्याचे परीक्षण करून त्याची सत्यता जशी सिद्ध झाली आहे ज्या साधनांच्या आणि युक्त्यांच्या क्रमाने त्याचे वर्णन करता येते आणि त्याची जशी वास्तविक स्थिती आहे तसे त्या सिद्धांताचे स्वरूप निरूपण मी आता करणारे ते सर्व श्रवण कर त्याचे तात्पर्य असे आहे की चैतन्याकाशनभावा जीवभावाप्रथ हो येऊन आपणामध्ये जगत स्वप्नाप्रमाणे पाहते तसेच मी आणि तू या कल्पनाआदी स्वप्नातील संसाराप्रमाणे मिथ्या आहेत मुमोक्ष व्यवहार न्यामक प्रकरणापुढे आता हे उत्पत्ती प्रकरण आहे ते आता मी तुला सांगणार आहे दृश्य हे सत्य आहे या प्रकारच्या भावनेमुळे बंध उत्पन्न होतो आणि दृश्याचा अभाव झाला म्हणजे बंध राहत नाही तेव्हा दृश्याची असंभाव्यता कशी आहे ते मी प्रथम सांगतो या जगात जो उत्पन्न होतो तोच वृद्धिंगत होतो त्यालाच मोक्ष वा स्वर्ग नरकादी प्राप्त होतात परंतु जगद उत्पत्तीचे जे वर्णन करण्यात येणार आहे ते दृश्य संसाराच्या दृष्टीने करण्यात येणार आहे आत्म्याच्या दृष्टीने नव्हे पण मग जग उत्पन्न होण्यापूर्वी आत्मा जसा निर्विकार असतो तसाच तो जग निर्मितीनंतरही निर्विकारच असतो हा या उत्पत्ती प्रकरणाचा मतितार्थ आहे कारण जग वस्तुत उत्पन्नच होत नाही हा बोध तुला व्हावा या हेतूने जगाच्या उत्पत्ती संबंधाचे वर्णन मी आता संक्षेपाने करणार आहे नंतर मी ते सविस्तर वर्णन करीन ज्याप्रमाणे स्वप्न हे सुशोक्तीमध्ये नष्ट होते त्याप्रमाणे हे जे स्थावर जंगनात्मक जगत दिसत ते कल्पांती नाश पावते त्यावेळी अक्रिय अपरिच्छिन्न निधर्म आणि अव्यक्त असेल तर सत्वस्त सत्व सत्तत्व जे तेजवरूपही नाही आणि तमोरूपही नाही तेच काय ते, ते, ते शिल्लक राहते अशा त्या सत्तत्वालाच ज्ञाते पुरुष ऋत आत्मा परब्रह्म सत्य अशी अनेक प्रकारची नावे व्यवहाराकरता म्हणून देतात असा तो चिद्रूप परमात्मा जेव्हा मोहाने निराळेपणाची भावना करतो तेव्हा तो जणू जीव दशेप्रत जाऊन पोहचतो पुढे समुद्राच्या पृष्ठभागावर चंचल स्वरूपाच्या लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे त्या, त्या? स्थिर परमात्मा स्वरूपावर अस्थिर मन उदय पावते ते समष्टी रूप मन म्हणजेच हिरण्य गर्भ त्याचा त्याच्या स्वैरसंकल्पामुळे पुढे हे जगद्रुपी इंद्रजाल विस्तार पावते परंतु या पद्धतीने जरी हे जग विस्तार पावले आहे तरी सोन्याते कडे जसे सोन्यापेक्षा वेगळे नसते तसेच हे जग ब्रम्हहून निराळे नाही या दृश्य जगाचा जो अवाढव्य पसारा भासमान होतो तो ब्रह्मामध्येच होत असे सुवर्णामध्ये कडे असते पण कड्यामध्ये सुवर्ण नसते त्यानुसार पाहिले तर नाश पाहणाऱ्या जगामध्ये ब्रह्म नसते परंतु जगत हे खरे असो व खोटे असो रखरखीत प्रदेशामध्ये भासणाऱ्या मृगजाळाप्रमाणे या जगताचे विराट स्वरूप मनाकडून निर्माण केले जाते यात संशय नाही यालाच सर्व पुरुष अविद्या संस्कृती बंध माया मोह महतम इत्यादी अनेक विध नावे देतात बंधाचे स्वरूप मी प्रथम सांगणार आहे त्या ऐक म्हणजे त्यामुळे हे रामचंद्रा मोक्षाचे स्वरूप तुला सहज समजेल हे रामा द्रष्ट्याला दृश्याची द्रिष्ट्या सत्ता वाटणे हाच बंध हो द्रष्टा हा दृश्यामुळेच बंधनात पडला आहे आणि दृश्याचा अभाव झाला म्हणजे तो मुक्त होतो दृश्य आपण कशाला म्हणतो तर जगत तू मी या अशा मिथ्या भावनांनाच आपण दृश्य म्हणतो आणि जोपर्यंत हे दृश्य द्वैतरूपाने कायम आहे तोपर्यंत मोक्षाची गोष्टच बोलायला नको या दृश्य जगताला मुळी अस्तित्वच नाही अशा तऱ्हे बडबड करण्याने त्याचा निराश कधीही होणार नाही हे लक्षात ठेव जोपर्यंत मनाच संकल्प निर्माण होत नाही अशी अवस्था येत नाही तोपर्यंत दृश्य जगताची व्याधी कमी नव्हता उलट वाढतच जाते मग कितीही तर्कवितर्क केले के तीर्थयात्रा केल्या किंवा विविध नियमांचे अनुष्ठान केले तरीही दृश्य जगताचा निराश होणार नाही तो केवळ विचाराने अस्तित्वात असेलच तर त्याचा कोणाच्याही ठिकाणी बाध होणे शक्य नाही कारण जे असत, असत असते त्याला केव्हाही सत्ता नसते आणि जे सत असते त्याचा केव्हाही निराश होऊ शकत नाही असा सिद्धांत आहे ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले नाही अशा मनुष्याला भ्रांतीमुळे परमाणूच्या ही दृश्य जग भासमान मनुष्याला होणाऱ्या या भाषाम भाषांचे कारण द्रष्टा असला म्हणजे दृश्य जग हे भासणारच हे असे आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तप तो निध्यान जप वगैरे ज्ञानरहित साधनांचा आधार घेऊन जगाचा निराश केला आहे हे, के हे, हे सांगणे म्हणजे कांजी पिळून अमृताची तृप्ती मिळाल्याचा आनंद मिळवण्याप्रमाणे आहे रामा हे असे पहा दर्पणात बाह्य वस्तूंचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे दृश्य जग असेल तर त्याचे चिद्रूप आरशामध्ये प्रतिबिंब पडल्याशिवाय कसे राहील आरसा कोठेही ठेवलेला असला तरी भोताळ ते पर्वत समुद्र पृथ्वी नदी वगैरे वस्तूंचे प्रतिबिंब त्यात पडणारच त्याप्रमाणेच या चिद्रूप आरशाची स्थिती आहे जोपर्यंत प्रतिबिंब आहे तोपर्यंत जरा जन्म मरण भाव अभाव ग्रहण त्याग स्थूल सूक्ष्म चल अचल वगैरे एक विकार उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय ज्ञानविरहित नुसत्या सविकल्प सव समाधीने दृश्य जगाचा बाध होईल म्हणावे तर तेही अशक्य नाही कारण ज्या दृश्याचा निराश करावायचा त्याचे स्मरण असल्याशिवाय त्याचा निराश होणे संभवतच नाही आणि त्याचे स्मरण ठेवायचे म्हटले म्हणजे समाधीचा भंग होणार अशा स्थितीत बीज नाही से होणे शक्य नाही तसेच निर्विकल्प समाधीमध्येही संसार बीज नाही से होऊ शकत नाही या समाधीत चित्त स्थिर असेल तर त्या ठिकाणी विषय ज्ञान आहे असे ठरल्यामुळे निर्विकल्प स्थिती नाहीशी होईल पण विषय ज्ञानच नसेल तर ती तुऱ्यावस्था होईल सारांश जोपर्यंत दृश्य कायम आहे तोपर्यंत ती समाधी होणे शक्य नाही कारण समाधी व्युत्थान पाल्यावर गाढ निद्रेनंतर दुःखमय जग भासते त्याप्रमाणे जगाची प्रतिती पूर्वीप्रमाणे जशीच्या तशी उत्पन्न होणार अर्थात आत्मज्ञान नसताना क्षणिक सुखाची समाधी साधली तरी त्यामुळे जगाची अनर्थ परंपरा टळत नाही हेच खरे आता कित्येकांचे म्हणणे असे आहे की ज्ञान नसतानाही निर्विकल्प स्थिती जर कायमची साध्य झाली तर अक्षय निद्रा सुखाप्रमाणे तीच परमपदाची प्राप्ती आहे असे म्हणण्यास काय हरकत आहे परंतु हे म्हणणंही निखालस भ्रामक आहे जोपर्यंत चित्त कायम आहे तोपर्यंत समाधीचा कितीही प्रयत्न केला तरी जगाचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही कारण चित्त कोठेही गेले तरी त्यामध्ये जगरूपी भ्रम उत्पन्न होणे अपरिहार्य आहे मोठ्या प्रयत्नाने जरी आपली स्थिती पाषाणाप्रमाणे स्थिर करून घेतली तरी समाधी उतरल्यानंतर त्याला दृश्य जगाचा भास उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय हट्टाने उत्पन्न केलेली उत्पन्न करून घेतलेली निर्विकल्प कर समाधीची स्थिती कोणालाही कायमची प्राप्त होऊ शकत नाही हा समाधीनिष्ठांचा अनुभव आहे अर्थात पाषाणाप्रमाणे करून घेतलेली स्थिर समाधीची स्थिती म्हणजे काही सर्व संसाराची शांती करणारी ब्रह्मानुभव स्वरुपी मोक्ष स्थिती नव्हे जोपर्यंत दृश्यजगाचा निराश झाला नाही तोपर्यंत तप जप ध्यान वगैरे साधनांच्या योगाने संसार व्याधी नाहीशी होईल असे मानणे म्हणजे केवळ मूर्खाची कल्पना आहे ज्याप्रमाणे कमलाच्या पाकळ्यामध्ये भावी कमळे ही बीज रूपाने असतात त्याप्रमाणे द्रष्ट्यामध्ये दृश्य भावना बीज रूपाने असते पदार्थामध्ये रस तिळामध्ये तेल फुलामध्ये सुगंध हे ज्याप्रमाणे अव्यक्त रूपाने असतात त्याप्रमाणे द्रष्ट्याच्या ठिकाणी अविद्या कायम आहे तोपर्यंत दृश्य जग अव्यक्त रूपाने कायम असते कापूर कोठेही ठेवलेला असला तरी त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो तशाच प्रकारे चैतन्यापासून दृश्य जगाचा उदय झाल्याशिवाय राहत नाही कारण ते त्याच्या पाठात नेहमीच असते पण रामा ही काहीशी दूरची उदाहरणे झाली आता ती सोडून देऊन तुझेच उदाहरण घेऊ तुझ्या मनात स्वप्न संकल्प मनोराज्यही असतात आणि ती तुझ्या अनुभवाला येतात त्याप्रमाणे दृश्य जग द्रष्ट्यामध्ये असते एखाद्या लहान मुलाच्या मनात उत्पन्न झालेले पिशाच्य त्याचा प्राण घेते त्याप्रमाणे दृश्यरूपी पिशाचिका द्रष्ट्याचा घात करते बीजामध्ये अंकुर असून तो देशकलाचा उपयोग करून घेऊन आपले विस्तीर्ण स्वरूप व्यक्त करतो त्याप्रमाणे द्रष्ट्याच्या अविद्येचा आधार घेऊन दृश्य जग हे आपले स्वरूप प्रकट करते जशी एखाद्या वृक्षाच्या बीजामध्ये आपले प्रचंड स्वरूप विस्तारित करण्याची शक्ती अव्यक्त रूपाने असते त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये नामरूपात्मक जगत हे स्वाभाविकपणे अव्यक्त रूपात असते आणि योग्य वेळी ते व्यक्त रूपाने भासू लागते इथे श्री वासिष्ठ महारामाय उत्पत्ती प्रकरणे म्हणाले हे राघवा आता जे आकाश आकाश विप्राचे व्याख्यान मी सांगणार आहे ते श्रवणी असून ते नीट ऐक ते ऐकून उत्पत्ती प्रकरणाचे रहस्य तुझ्या लक्षात येईल आकाशय या नावाचा एक परमधार्मिक ब्राह्मण होता तो नेहमी आत्मचिंतनात मग्न झालेला आणि लोकहिताविषयी दक्ष असे अशा त्याच्या जीवनाचे पुष्कर दिवस निघून गेले परंतु त्याला मृत्यू काही आला नाही साख्यात मृत्यूला समजेना की हे असे का यानंतर मृत्यू विचार करू लागला की मी क्रमाक्रमाने सर्व भूतांचा संहार करतो तर मग या ब्राह्मणालाही मी खाऊन का टाकू नये परंतु काय होत आहे आणि कोण जाणे ज्याप्रमाणे तरवारीच्या धारेचा प्रभाव दगडापुढे चालत नाही त्याप्रमाणे माझी शक्ती या ब्राह्मणाला मारण्याच्या बाबतीत निष्प्रभ होते आहे खरी असा विचार करीत करीत मृत्यू आकाशचे विप्र ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी येऊन पोहोचला कारण जे उद्योगी पुरुष असतात ते स्वकर्मापासून कधीही परागमुख होत नाही आकाशाचे ब्राह्मणाच्या घरी मृत्यू जाऊन पोहोचला मात्र तोच एकाएकी त्याचे शरीर हे प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे पेटलेल्या अग्नीच्या ज्वालात होरपळू लागले त्यातही सर्वत्र पसरलेल्या त्या अग्नीच्या ज्वाला बाजूला सरून तो मृत्यू पुढे लागला तेव्हा त्याच्या ते दृष्टीला जो आकाशाचा विप्रत मृत्यूने आकाश आकाशजाला हाताने पकडण्याचा आपल्याकडून खूप प्रयत्न केला परंतु ज्याप्रमाणे बलवान पुरुषही मनोमय पुरुषाला स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे आकाशजाला पकडणे मृत्यूला शक्य झाले नाही नंतर मृत्यू तेथून निघून यमाकडे गेला यमाकडे येऊन मृत्यूने म्हटले हे विभो आकाशाच्या विप्राला भक्षण करणे मला शक्य होत नाही तर हे असे का ते आपण समजावून सांगा यमाने म्हटले हे मृत्यू हे पहा तूजरे की तू जरी आपल्याकडून कितीही प्रयत्न केलास तरी मनुष्याला मालण्यास तू एकटा समर्थ नाहीस मनुष्याला मृत्यूवश करण्याला त्याची स्वतःची कर्मे ही मुख्यतः कारणीभूत असतात दुसरे कोणीही असत नाही यासाठी ज्या ब्राह्मणाला ग्रासण्याची तू इच्छा करीत त्याची कर्मे काय आहेत याविषयी या तू यत्नपूर्वक शोध कर म्हणजे त्या कर्माच्या तू त्याला भक्षण करू शकशील त्यानंतर आकाशजाच्या कर्माबद्दल शोध करण्यासाठी मृत्यू निघाला अनेकविध वने अरणे पर्वत सागर किनारे, द्वीपे नगरे वगैरे सर्व ठिकाणामध्ये आणि देशामध्ये तो हिंडला परंतु सर्व भूमंडळात शोध घेऊन आल्यावरे त्या मृत्यूला आकाशच्या कर्मा काहीच शोध लागला नाही ज्याप्रमाणे वंधेचा पुत्र किंवा कल्पनेतील पर्वत ज्ञानाच्या हस्तगत होत नाही त्याप्रमाणे आकाशची कर्मे मृत्यूच्या आवाक्यात आली नाहीत इतके सर्व झाल्यानंतर मग मृत्यू पुन्हा सर्व नियमाकडे परत आला आणि त्याला विचारू लागला की हे सर्व असे का हे स्पष्टच आहे की सेवकांना कोणत्याही बाबतीत संदेह उत्पन्न झाला म्हणजे स्वामीचे पाय धरणे हाच एकमे उपाय त्यांना उपलब्ध त्यानुसार मृत्यू पुन्हा यमाकडे जाऊन म्हणाला ये महाराज आकाशजाची कर्मे कोणत्या ठिकाणी आहेत ते मला कृपा करून सांगा मृत्यूच्या विनवणीप्रमाणे त्यावर यमधर्माने पुष्कळ वेळ विचार करून पाहिला आणि नंतर मग निवेदन करण्यास आरंभ केला यम म्हणाला मृत्यू आकाशजाची कोणत्या रीतीची कर्मे नाहीत कारण आकाशचे विप्र नावाप्रमाणेच केवळ आकाशापासून उत्पन्न झालेले आहे दो मनुष्य आकाशापासून उत्पन्न झालेला असेल तो आकाशाप्रमाणे निर्मळ असणार हे उघडच आहे मृत्यू अरे तुला सहाय्यक होतील अशी कोणतीच कर्मे त्या विप्राने केलेली नाहीत वंदेच्या मुलाचे किंवा जो कधी आकारालाच आला नाही अशा मनुष्याचे प्राक्तन कर्म असे असण्याची शक्यताच नाही त्याप्रमाणे या आकाशाची स्थिती आहे कर्म उत्पन्न करणारे जे अविद्याचे हेतू ते ह्या विप्रा ठिकाणी नसल्यामुळे तो आकाश आकाशासारखा निर्विकार ज्याप्रमाणे आकाशात एकदा एखादा प्रचंड वृक्ष निर्माण होणे अशक्य आहे त्याप्रमाणे ह्याच्या ठाई पूर्वकर्म नसल्यामुळे त्या पूर्वकर्माच्या अभावामुळे ह्याचे चित्त वासनावश होऊ शकणार नाही मृत्यू होण्यासाठी होण्याला निमित्त होण्यासारखे कोणतेच कर्म ह्याच्या ठिकाणी नाही अशा रीतीने हा केवळ चैतन्य स्वरूप होऊन राहिला आहे हा आकाशज नित्य आत्म आत्मस्वरूपात मग्न असतो याच्या ठिकाणी प्राक्तन संस्कारही नाहीत आणि नवे संस्कारही उत्पन्न होत नाहीत कारण हा केवळ विज्ञान रूप आहे आमच्यासारख्या ना प्राणाच्या चलनवलनाच्या रूपाने जे कर्म दिसते ते फक्त आमच्या दृष्टीला दिसते एवढेच त्याच्या स्वतःच्या दृष्टीला ते दिसत नाही मी कर्म करतो आहे ही बुद्धीच त्याच्या ठिकाणी नाही तो स्वतः चिद्रूप आहे आपल्या देहाचा वेगळा आकार हा सुद्धा <coughs> चैतन्यस्तंभावरील प्रतिमेप्रमाणे वास्तविक चिद्रूपाहून भिन्न नसतानाही तो भिन्न असल्याचे भासते अशी त्याची भावना आहे हा विप्र परब्रह्म स्वरूपात स्थिर आहे ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी द्रवत्व आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व किंवा वायूच्या ठिकाणी स्पंदत्व असते त्याप्रमाणे तो परमपदाच्या ठिकाणी स्थित आहे त्याच्या ठिकाणी कोणतेच क्रियमान नाही अथवा संचित नाही त्यामुळे तो संसारात गुरफटून गेलेला नाही पूर्वसंस्काराच्या अभावी जो उत्पन्न होतो त्याचे स्वरूप मूल कारणाहून वेगळे असते असा अनुभव आहे आकाशाची स्थिती अशीच असल्याने तो स्वयंभू आहे त्याचा पूर्वी काय किंवा आज काय कोणी करताच नसल्यामुळे तो मृत्यूच्या तावडीत सापडणार तरी कसा जेव्हा तो आपल्या बुद्धीने मृत्यूची कल्पना करील तेव्हाच तो मृत्यूवश होईल कारण ज्या मनुष्याची भावना अशी असेल की आपण पंच देह आहोत तोच मनुष्य मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडायचा परंतु आपण पार्थिव द्रव्याचे बनलेले नाही अशी या विपराची ठाम कल्पना असल्यामुळे हा आकार असलेला असा बनलेलाच नाही त्यामुळे एखाद्या भक्कम दोरखंडाने आकाश बांधले जाणे हे शक्य नाही तसेच हे मृत्यू तुझ्या तावडीत हा विप्रसा पडणे केव्हाही शक्य नाही मृत्यूने यावर म्हटले भगवन हा ब्राह्मण शून्यापासून कसा उत्पन्न झाला तसेच पृथ्वी आदी करून पंचमहाभूतांना खरोखर सत्ता आहे किंवा नाही आपण मला हे सर्व सांगा यमाने सांगण्याचा आरंभ केला अरे मृत्यू हा द्विज केव्हाही उत्पन्न झालेलाच नाही पण तेवढ्यावरून त्याला अस्तित्वच नाही असे मात्र समजू नये कारण की तो केवळ विज्ञान स्थितीत राहिलेला आहे महाप्रलयाच्या वेळी शांत अजर अनंत अशा केवळ ब्रह्माखेरीज काहीच शिल्लक राहत नाही त्यावेळी निरंतर टिकणारे शून्य अत्यंत सूक्ष्म आणि उपाधीरहित असे ब्रह्मच तेवढे अस्तित्वात असते पुढे जेव्हा स्वगारंभ होतो तेव्हा त्या काळी परब्रह्माच्या ठिकाणी मी देह आहे अशी वृत्ती उत्पन्न होते आणि त्यावेळी मग परब्रह्माच्या ठिकाणी एकाएकी एक भ्रामक आकार दिसू लागतो हा आकार म्हणजेच ब्रह्मदेव उत्पत्ती काही हा ब्रह्मा आकाशामध्ये निर्विकल्प आणि चैतन्य रूप अशा स्थितीमध्येच राहिले असतो ह्याला देह नाही कर्म नाही कर्तृत्व नाही अथवा वासना नाही कारण हा शुद्ध चैतन्य रूप आणि विज्ञान घा आहे ह्याच्या स्वतःच्या ठिकाणी हा केवळ चैतन्य रूप आहे ह्याच्या वृत्तीची बहिर्मुखता नाहीशी झाली की तेव्हा ह्याचे ते सध्याचे प्रतिभाषिक स्वरूपही दिसेनासे होते ह्याचे स्वरूप जसे चैतन्य रूप आहे तसेच ह्याच्या वृत्ती ह्याही चैतन्य स्वरूप असतात यामुळे पृथ्वी आदी करून पंचमहाभूतांची उत्पत्ती त्याच्या ठिकाणी होणार कशी म्हणून तर अरे मृत्यू याला पादाक्रांत करण्यासंबंधीचे प्रयत्न हे व्यर्थ आहेत कारण आकाशाला गवसणी घालणे म्हणजे कोणालाही केव्हाही शक्य होणार नाही अशा प्रकारचे यमाचे भाषण ऐकून मृत्यू आश्चर्यचकित झाला आणि अखेर आपल्या निवास मंदिराकडे निघून गेला त्यानंतर काही वेळ गेल्यावर वसिष्ठांना उद्देशून श्रीरामाने म्हटले भगवन आकाशाची विपराची म्हणून ही जी आख्यायिका आत्ताच आपण मला सांगितली ती खरे तर स्वयंभू ब्रह्मदेवासंबंधीचीच आहे आणि ब्रह्मदेव हा अजब आणि विज्ञान रूपे आहे हे, हे त्यामुळे मला समजले त्यावर वसिष्ठाने म्हटले अगदी बरोबर रामा मी आता जो वेदांत तुला सांगितला तो ब्रह्मदेवासंबंधीच आहे त्याच्या संबंधाने पूर्वी मृत्यूच्या यमाबरोबर संवाद झाला होता तोच तुला आता सांगण्यात आलाय सर्व भक्षिक मृत्यू <coughs> काळात जेव्हा सर्व प्रजांचे भक्षण करू लागतो तेव्हा तो ब्रह्मदेवालाही भक्षण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी यमधर्म ज्याला पुन्हा विरील प्रमाणेच उपदेश करतो मनुष्य जी क्रिया सातत्याने करतो तीच पुन्हा पुन्हा करण्याची आवड पुढे त्याच्या ठिकाणी निर्माण होते मृत्यूची स्थिती ही अशीच आहे परंतु ब्रह्मदेव हा जर चैतन्य स्वरूप आहे तो त्याला मारता येणार कसा संकल्प हा मानसिक असतो आणि त्यात पृथ्वी आदी करून पंचमाहा पंचमहावते नसतात ज्याप्रमाणे आकाशाला कोणताच रंग किंवा आकार असत नाही त्या परंतु तो त्या ठिकाणी प्रतीत मात्र होतो त्याप्रमाणेच ही ब्रह्मदेवाची स्थिती आहे तो चैतन्य रूप असून तो कशापासूनही उत्पन्न झालेला नाही तसेच त्याच्यापासून असे कोणतेच कार्य उत्पन्न होत नाही आकाशाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आकार भासतो किंवा कल्पनेमध्ये मनुष्याची आकृती दिसते त्याप्रमाणे ब्रम्हदेवाचा देह भासमान होतो पण तो काही पंचभौतिक का असत नाही निर्माण आकाशात जसा मोत्यांचा हार दिसावा आपल्या कल्पनेमध्ये किंवा स्वप्नामध्ये एखादे नगर भासमान व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी आदी करून पंचमहाभूतांचा काही संबंध नसतानाच ब्रह्मदेवाचा आकार भासमान होतो आणि हा केवळ संकल्पाचा प्रकार आहे मन हे ब्रह्म होय हा अबाधित सिद्धांत आहे ब्रह्मदेव हा केवळ मनोमय असल्यामुळे त्याच्या देहाचा आकार वस्तुत नसूनही भासमान होतो हे चैतन्य रूपी आकाश केवळ अनंत आणि आदीमध्ये स्वयंभू ब्रह्मदेव उत्पन्न झाल्याचा आपल्याला फक्त भास होतो परंतु तो जरी आकार असलेला पुरुष भासला तरी वल्ध्यमाणे त्याला वास्तविक देह असा नाहीच इति श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे द्वितीय सर्ग